ओम नमो भगवते वासुदेवाय ज्ञानेश्वरी ओम श्री परमात्मने भादीपिकाध्यात्मे नम अय अठवा अक्षरब्रह्म श्लोक पैला अर्जुन उवाच किध्यात्म किषोत्तम अभूत प्रोक्त अतिद्य अर्जुन म्हणाला ते ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म कशाला का म्हणतात कर्म म्हणजे काय व अधिभूत कशाला म्हणतात अधिदैव कशाला म्हणतात मग अर्जुने म्हणितले हा हो महाराज ऐकले का जे मी विचारले ते सांगावे सांगा कवन ते ब्रह्म काय सया नाम कर्म आणि अध्यात्म काय मनी पे सांगा ते ब्रह्म कोणते कर्म कशाचे नाव आहे आणि अध्यात्म म्हणतात ते काय आहे कवन असे हे उघड मी परी येसे ऐसे बोल अधिभूत म्हणतात ते कसे आहे यात अधिदैव कोण ते मला स्पष्ट समजेल अस सांगा श्लोक दुसरा अधियज्ञ कथम कोयाथम ज्ञेसी नियतात हे मधुसूदना या देहात अधियज्ञ कोणता व कसा अंतःकरण निग्रह केलेले योगी देहावसमयी तुला कसा जाणतात देवा अधियज्ञ तो काई कवन ये देही हे अनुमानासी काही कवनपाये न भरे देवा अधियन्य तो काय आहे व या देहात तो कोण आहे हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजुतीच येत नाही आणि नियंता तुझ आणि जशी देह प्रयाणी ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा आणि हे श्री ज्या पुरुषांनी आपले अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे त्या पुरुषांकडून त्यांच्या प्रयाण काळी तू जाणला जातोस तो कसा ते मला ऐकवा देखा धवळारी चिंता मणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी वोसणताही बोलूतयाचा सोपू नवचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा एकदा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीचे घरात निजल असेल तर त्याचे शब्द बदलण्यात देवे ते परी येसिले तुवा त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्या बरोबरच श्री कृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले अरे जे तू विचारलेस ते चांगले ऐक किरी कामधे आहे मनुनी ची तो नवलनो अर्जुन हा कामधेनुचा बछडा असून शिवाय तू कल्पतरुच्या मानवाखाली आहे म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीच दावेत अशी इच्छा केली तर ते आश्चर्य नाही श्री कृष्ण कोक्षात कृपेने उपदेशू करी तो कैशा परी न पेल श्री कृष्ण रागावून ज्याचा वध करतात त्यास ब्रह्मचा सा साक्षात्कार होतो मग ज्याला कृपेने उपदेश करतील तो ब्रह्म साक्षातकाराला कसा पावणार नाही जय कृष्णची होई जय आपण तय कृष्ण होय अपुले अंतकरण मग संकल्पाचे अंगण बोळ गती सिद्धी जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे तेव्हा आपले अंतःकरण कृष्ण होते व मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहा सिद्धी राबतील पर्यायचे जे प्रेम ते अर्जुनीची ची निस्सीम, नि तयाचे काम सदा सफ़ल। परंतु असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे म्हणून त्याची इच्छा सफल आहेत या कारणे स्त्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणून आईते व गरुनी ठेविले यासाठी अर्जुन आपलेला ही गोष्ट विचारील अशी त्याचे मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टी रुपी पकवानाचे ताट वाढून ठेवले जे अपत्ययाची भूक ते मायेसीची लागे एरवी ते शब्दे काय सांगे मजस्तन्य दे कारण स्तनपान केल्यानंतर दूर असलेल्या मुलाची भूक आईला समजते एरवी काय ते शब्दाने मला भूक लागली दूध पाच असे सांगते काय आणि मग ती त्याला स्तनपण देते म्हणून कृपाळू वा गुरुची आठ हे नवलन हे काही परि ते असो आई का काई जे देव बोलते जाणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही परंतु ते असो देव जे काही बोलला ते आहे का श्लोक तिसरा श्री भगवान उवाच अक्षर परम स्वभाव करी कृष्ण म्हणाले जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म ब्रह्माची आकाराच्या उत्पत्ती विनाशाबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे हि जी सहज स्वरूप स्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात अक्षर ब्रमापासून भूतमात्रादी चराचर पदार्थाची उत्पत्ती करणारा जो विसर्ग म्हणजे सृष्टीचा व्यापार असत ने कवणे काळे मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले जे या सर्व फुटक्या म्हणजे नाशिवंत आकार मात्रात गच्च भरलेले असतानाही कोणत्याही वेळी गळत नाही एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी नवे स्वभावे वरी नी पालवे, घेतले एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल पण ते स्वभावाने शून्य नाही कारण ते मूळचे सत आहे शिवाय ते इतके सूक्ष्म आहे कि सूक्ष्म सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे जे ऐसे हि परिविरुळेची ये, ये खोळे हलवलेही नगळे ते परब्रम्ह इतकेही सूक्ष्म आहे परंतु झिरझिरीत असलेल्या या प्रपंच वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गाळडे जात नाही ते परब्रम्ह होय आणि आकाराचे निपणे जन्मधर्माते नेणे ने, आकार लोपी निमणे नाही कही आणि आकारवान पदार्थांच्या उत्पत्ती बरोबर जे जन्मरूपी विकारायला जाणत नाही व आकारावान पदार्थ नाहीसे झाल्यावर जे केव्हाही नाश पावत नाही ऐशी सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मग अर्जुना या आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व त्या अखंडत्वास अध्यात्म असे नाव आहे मग गि जेवी निर्मळे नेणकानावर मग ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम अनेक रंगांच्या फळ्या कशा येतात ते कळत नाही तैसया मूर्ती तीए विशुद्धे महदादी भूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती त्याप्रमाणे त्या, त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व वगैरे भूतभेदा ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न व्हायला लागतात मोडोनी ढोंडी ब्रह्मगोळकांची निर्विकल्प परब्रम्ह माळ जमिनीवर मूळ संकल्प म्हणजे बहुस्याम बहुश्या अंकुर फुटतो आणि त्या बरोबर तया एक पाहिजे तव चाची भरिला देखिजे माझी होती या जातीया नेणीजे लेख जीवा। त्या एक, -एक ब्रम्हांडामध्ये पहावे तो ते ब्रांड बीज म्हणजे मूळ संकल्पाने ब्रह्मांडामध्ये ब्रह्म गोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असे अस ऐसी बहुवस सृष्टी वाढ मग त्या गोळकांमधील अंश रुपी एकेक -एक जीव असंख्य आधी संकल्प करावास लागले हे असो या प्रमाणे सृष्टी फार वाढावायस लागली परब्रचा आला पूर जाय एक परब्रम्ह सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आलेला आहे तसे समविषमत्व वायाची कैसे चरचे पाहता प्रसवती योनी या योनीचे लक्ष दिसती या प्रमाणे त्या ब्रह्माचे ठिकाणी समविषमत्व कोठून आले हे कळत नाही तेथे उगीच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात ते पाहिले असता प्रसवणाऱ्या योनीचे लक्ष्यावधी प्रकार दिसतात येरी ये पालवी ये, काही मर्यादा करू नये कवन हे आघळ ते शून्य इतर जीव भावाच्या पालवींची काही गणनाच करता येत नाही हे कोण प्रसवते म्हणून पाहू गेले तर त्याचे मूल शून्य आहे मनोनी करता मुदल न दिसे आणि माझी कार्याची वाढो लागे म्हणून मुळात याचा करता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारण हि काही नाही व मध्ये कार्यच आपोआप वाढावयाच लागले आहे ऐसे करीते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपचे जो व्यापारू तया नाम कर्म या प्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी ज्याच्या योगे हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो असा जो व्यापार त्याला कर्म असे नाव आहे श्लोक चौथ अधिभूत क्षरो भाव पुरुष्धी दैवतम अधियज्ञो मेवात्र देहे देह भृतांवर हे नरश्रेष्ठ अधिभूत म्हणजे नश्वर वस्तू जीव हाच अधिदैवत आणि या देहात म्हणजे आणि हारपे अभ्रजे आता अधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगत तर ज्या प्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात तैसे असते पण आहाच नाही होई जे हे साच जयते रुपा आणि ती पाच पाच मिळोनिया त्याप्रमाणे ज्याचे असते पण उगीच वरवर असते व न होणे हे खरे स्वरूप आहे आणि ज्याला पंच महाभूते एकत्र होऊन व्यक्त दशेला आणतात भूताते अधिकर असे आणि भूत संयोगे तरी दिसे भ्रंशे नामरूपाधिक जे पंच आश्रय करून असते आणि पंच संयोग झाला म्हणजे पंचीकरण झाले तरच जे दिसते आणि पंच वियोग झाला असता जे नाम शरीर नाशाला पावते याते अधिभूत म्हण अधिदैव पुरुष जाणी त्या शरीराला अधिभूत म्हणावे मग अधिदैव म्हणजे पुरुष समजावा तो कसा तर जो प्रकृतीने मिळवलेले भोग भोगतो जो चेतने चा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्ष वृक्षु संकल्प विहंग आहे जो इंद्रियूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्प रूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे जो परमात्माची परी दुसरा जो अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नीची या वोर बारा संतोषेशीने जो वास्तविक परमात्माचा आहे पण जो दुसरा झाला म्हणजे वेगळा झाला कारण कि ज्या अहंकार रुपी झोप येऊन द्वैत भासात्मक स्वप्नाच्या व्यवहाराने जो संतोष पावतो व कष्टी होतो जीव येणे नावे जयाते ते आळवीजे स्वभावे ते अधिदैव जाणवे पंचायतनीचे जरा जीव या नावाने स्वभावत बोलतात त्याला पंचभूतात्मक शरीर घरातील अधिदैव समजावे उपशमी तो अधियज्ञामी आता याच शरीर रूपी गावामध्ये जो शरीर भावाला म्हणजे देहाहंकार नाहीसे करतो तो शरीरातील अधियज्ञ अर्जुना मी आहे तेही परिपंधरे इतर अधिदैव अधिभूत तेही, ते अधि तेही खरोखर मीच आहे परंतु असल सोने डाकायला मिळाले तर ते हिंकस होत नाही का तरी ते पंधरे पंधरेपणा नव्या वास्तविक त्या सोन्याचा उत्तमपणा मळत नाही आणि ते सोने किडाच्या भागा बरोबर तद्रुप होत नाही पण जो पर्यंत उत्तम सोने किडाच्या मिलाफाने असते तो पर्यंत त्याला हिंकसच म्हटले जाते तैसे अधिभूत आधी आघावे हे अविद्येचे नि पालवे झाकले वे, वेगळे ऐसे त्याप्रमाणे अधिभूत वगैरे जे सर्व जो पर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत तो पर्यंत वेगळे आहेत असे समजावेत तेची अविद्येची जवनी का फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे मग म्हण एक दोनी होती तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैत भावाची हद्द मग ते एकमेकात मिळून तद्रुप झाले असे म्हणावे तर ते पहिले प्रथम दोन होते का पैकेशांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिकशिळा ते वरी पाहिजे डोळा भेदली गमती केसाचा गुंडळ आहे व त्यावर स्फटिकाची शिळा ठेवली तर ती वरून डोळ्याने पाहिली असता फुटलेली दिसते पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणू जा तरी डाक देऊनी सांदिले शिळे ते काई नंतर केस त्या स्फटिक शेळे पासून दूर काढले मग त्या शेळेचा फुटकेपणा कोठे गेला ते कळत नाही तर डाग देऊन त्या शेळेला जोडले का ना ते अखंडची भिन्न गमली होती ते सारी लिया मागवती जैसी का तैसी तर नाही ती मुळजी अखंड होती तशीच आहे परंतु केसांच्या संगतीने फुटलेली वाटत होती ते केस दूर केल्यावर पुन्हा मूळची अखंड होती तशीच आहे हेची साचे जेथ होये, तो अधियज्ञ मी त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य मूळचेच आहे हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो अधियज्ञ आहे पै आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काजे काज मनी धरून अरे आम्ही जो हे तू मनात धरून सर्व यज्ञ कर्मा असे चौथे अध्याय तुला सांगितले तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म सुखाचा ठेवा परी उघड करून पांडवा दावी असे तो हा आधी सर्व जीवांचा विसावा आहे व नैष्कर्म सुखाचा ठेवा आहे पण अर्जुना तुला मी तो है। इंधन परिपूर्ती, नली आहुती देऊनिया प्रथम वैराग्यरूपी काष्टांच्या पूर्ण भरीने चांगला पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत शब्दादी विषयरूपी द्रव्यांची आहुती देऊन मग वज्रासनतेची उर्वी शोधून आधार मुद्रा बरवी वेदिकार चे मांडवी शरीराच्या नंतर वज्रासन हीच कोणी पृथ्वी ती शुद्ध करून शरीर रूपी मानवात आधार मुद्रा रूपी चांगला ओटा घालतात तेथ संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे निपवाडे यजिजती उदंडे युक्ती घोषे तेथे ध्यान धारणा समाधी रुपी अग्निच्या कुंडात बोषाने संभ्रम येणे संतोष विजे निर्धूमुनू नंतर मन प्राण आणि संयम अशा या यज्ञ संपत्तीच्या समारंभाने धूर रहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात ऐसे सकल ज्ञानी समर्पे मग ज्ञानते हारपे, ज्ञान ते स्वरूपे निखिल उरे अशा रीतीने हे वर सांगितलेले साहित्य ज्ञानरूपी अग्निमध्ये समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो नंतर केवळ ज्ञेयच स्वरूपाने राहते तया नाव गा अव सर्वज्ञ तर्जुन अतिप्राज्ञ तया पातले ते त्यास अधियज्ञ असे नाव आहे असे सर्व जाणणारा श्रीकृष्ण म्हणाला तेव्हा अर्जुन अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या हे लक्षात आले हे जाणो नि म्हणितले देवे बरवे, या कृष्णाची लक्षात येऊन देव म्हणाले अर्जुना तू चांगल्या तऱ्हेने ऐकत आहेस या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला देखा बालकाची या धनी धाईजे का शिष्याचे नि सद्गुरूची एक जाणीजे का प्रसवतिया। पहा लहान मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरूच समजतात मनोनी सात्विक भावाची मांदी कृष्णा अर्जुना आधी न समा तसे परि सावरुनी देवे म्हणून अष्ट सात्विक भावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्री कृष्णाच्या अंगी मावे नसा झाला परंतु देवाने आपल्या बुद्धीने तू सावरून मग पिकलिया सुखाचा परिमळू कि अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला नंतर सुख हेच कोणी पिकलेले फळ त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट त्याप्रमाणे मृदू व सरल असे भाषण केले म्हणे परीसणे यांची या राया आई के बापा धनंजया ऐशी जळो सरलीया माया तेथ जाळी तेही ते जळे श्रीकृष्ण म्हणाले श्रोत्यातील श्रेष्ठ अर्जुन आई याप्रमाणे माया जाळण्याची संपली कि तिला जाळणारे जे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळते म्हणजे नाहीसे होते श्लोक पाचवा अंतकाले स्मरण मुक्तम ययाती समद्भावम याति नास्त्यात संशय हो। मरणाच्या वेळी जो केवळ माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो मत पावतो या विषयी संशय नाही होते जे आधीची तया माते जाणून अर्जुना ज्या अधियज्ञ म्हणतात म्हणून आताच सांगितले त्या मला जे पुरुष हयात असताना जाणून मरण काळी ही जाणतात ते देह झोल ऐसे मानूनी ठेले आपण पे आपण होऊनी जैसा मठ गगना भरूनी गगनीची असे ज्याप्रमाणे मठ म्हणजे घर हा पोकळीने भरून पोकळीत असतो त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच आत्मरूप होऊन आपले ठिकाणी असतात ये प्रति तिची माझ तया निश्चयाची बोवरी आली मनोनी बाहेरी म्हणून अशा या वरील अनुभवाच्या माझ्या निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही ऐसे सबाह्य ऐक्य संचले मीची हो असता रचिले बाहेरी भूतांची पाचही खवले नेणताची पडिली याप्रमाणे आंतरबाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मध्रुप होऊन राहिले असता बाहेर पाच भूतांच्या खपले पडल्या तरी त्या समजत नाही आता उभे या उभे पण नाही जयाचे मापडिली या गगन कवन तयाचे मनोनी प्रतितीची ये पोटीचे पाणी न हले जिवंतपणे शरीर उभे असता म्हणजे सर्व व्यवहार करत असता ज्या शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही त्यास मग शरीर पडण्याचे संकट काय करणार म्हणून अशाही प्रसंगी त्यांच्या स्वरूपानुभवाच्या पोटातील निश्चय रूपी पाणी हलत नाही ते ऐक्याची आहे बोतीली कि नित्यतेची या घातली जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना ती त्यांची प्रतिती ऐक्य रसाची जणू ओतलेली असते अथवा त्रिकाला बाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काय घातलेली असते त्यांची प्रतिती ऐक्यता त्या रूपी समुद्रात जणू धुतलेली असते त्यामुळे ती म्हणत नाही पै अथावी घट बुडाला तो आत बाहेरी उदके भरला पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे खोल पाण्यात घट बुडाला असता तो आत बाहेर पाण्यानेच भरलेला असतो नंतर असलेले पाणी फुटते काउारेने का वस्त्र फेडिले तरी सांग पा काय मोडिले अवे वा माझी अथवा सर्पाने काठ टाकली अगर एखाद्याने उकरते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्यात अवयवांमध्ये काही मोडतोड झाली का सांग बरून कैसेनि त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीर रूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तू तर जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने झाल्यावर देहपाताच्या वेळी परिमाते अंतकाळी जाणत साते जे मोकली देहाते ते मीची ची होती म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मदरूपच होतात एरवी तरी साधारण उरी मरण, जो धरी अंतकरण, तेची आदळली हो साधारण विचार करून पाहिले तर मरण येऊन ठेपली असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते तीच वस्तू तो प्राणी होतो जैसे कवणू ए कुका कुळती पळता पवनगती दुपाउली अवचिती कुहा माझी पडी येणे कोणी एखादा मनुष्य दिनवाने वाऱ्यासारखे पडत असता एकाएकी दोन्ही पावले निसून आडात पडला आता तया पडणया आरवते पडण चुकवावया परवते, नाही म्हण पडे आता त्याला पडण्यापूर्वी ते पडणे चुकवण्याकरता दुसरा काही उपाय नाही म्हणून जसे त्याला पडावेच लागते ते मृत्यूचे निअवसरे केलत या परी त्याप्रमाणे मृत्यूच्या प्रसंगी जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते म्हणजे ज्या वस्तू कडे मन लागते ती वस्तू होणे मग कोणत्याही प्रकारे चुकत नाही आणि जागता जव असिजे तेणे ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेवो देखि जे ते स्वप्नी आणि जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळेला ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्या बरोबर स्वप्नात दिसते श्लोक सहवा यम यम वापी स्मरण भाव त्यजंत्ये कलेवरमेवैती कौंपेय सदा तद्भाव भावित हे कुंती ज्या ज्या वस्तू चे स्मरण करत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्या त्या तो सर्वदा वस्तू एका झालेला असल्यामुळे जी अवसरे जे जीवी उरे ते मरणाची हो या प्रमाणे जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंत करणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार त्याच गतीला तो जातो असे आहे म्हणून तू नेहमी माझेच स्मरण कर श्लोक सातवा तस्माच सर्वेशु कालेशु मा संशय म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर। मन करून राहिला येशील डोळा जे देखावे कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे डोळ्यांनी जे पहावे किंवा कानाने जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे ते आत बाहेरी आघावे मिची करूनी घालावे मग सर्व काळी स्वभावे सांगितलेले व्यवहार आत बाहेर मीच करून घाल मग सर्व काळ मी सहजच आहे अर्जुन ऐसे जा मग न मरीजे देह गेली आग्रामू केली आ भय काय तुझ अरे असे झाले म्हणजे सर्व मत्स्वरूप आहे असे झाले म्हणजे मग देह नाहीसा तो मरत नाही मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे तू मन बुद्धी साचे माझी या स्वरूपी अर्पीसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक तू मनबुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशी एक रूपच होशील हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे मग नव्हे तरी कोपे अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर अभ्यास करून पहा मग ती स्थिती झाली नाही तर रागव श्लोक आठवा हे पार्था अभ्यासामुळे स्थिर झालेल्या चित्ताने सतत मनुष्य त्या पाय बळे पंगू पहाडाकी याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल अरे प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो तेवी सद्यास निरंतर चित्तारीर राहो अथवा जाऊ त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परम पुरुषाचे ध्यान लाव असे झाल्यावर मग शरीर राहो अथवा जाओि पा ते चित्त वरीला आत्मयाते, मग कवन आठवी देहाते गेले की आहे अनेक गतीस पावणारे चित्ताने एकदा आत्म्यास वरले मग देह आहे किंवा गेला, याची आठवण कोणी ठेवायची पैसा रितीचे निबो घे सिंधू जळ मिनले घोघे ते, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू हो येती नदीच्या ओघाने घो घो करीत समुद्राच्या पाण्यास मिसळलेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून करता परत येते का ना ते समुद्र ची हो निठेले, ठेले ते विचित्ताचे चैतन्य जाहाले, जायात निमाले घे नाहीतर ते समुद्रच होऊन राहिली त्याप्रमाणे ते चित्तचिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्म मरणाचा क्षेण सहजच राहिला कारण ते चैतन्य श्लोक नववा कवी सनुस्मरेद्य सर्वच्य रूप आदित्य वर्णम तमसतात सर्वज्ञ जुनाट विश्वाचा नियंता अनुपेक्षा सुद्धा लहान सर्व स्थूल सूक्ष्म जगाचा आश्रय ज्याचे स्वरूप कल्पनेला अगोचर आहे असा सूर्याप्रमाणे प्रकाशरूप असे ज्याचे स्वरूप आहे असा अज्ञान रूप अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परम पुरुष त्याचे जो खालील प्रकारे सतत स्मरण करतो जयाचे आकारा विण असणे जया जन्मना निमणे जे आघवे आघवेपणे देखत असे ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्ममृत्यू मृत्यू रहित असून जे सर्वच असल्यामुळे सर्वपणाने जे चकाशाहून पुरातन आहे व जे परमाणू पेक्षा ही लहान असून ज्याच्या सान्निध्याने विश्वाची हालचाल होते जे सर्वाते यया विश्व सर्व जेणे जिये हे तु जया जे। जे योगाने सर्व असते तर्क जाला भीतो असे जे कल्पनेच्या पलीकडचे आहे देखे वोलंबा इंगळू नचरे, चरे ते जी तिर शिरे जे दिंधारे चर्म चक्षुसी पहा विस्तवास जशी वाळवी लागत नाही ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञान रूप अंधकाराचा लाग लागत नाही त्याचप्रमाणे जो स्वभावत हा ज्ञान प्रकाशाचा दिवस असूनही स्थूर दृष्टीला अंधार आहे सुसडा सूर्यकण्ञानी सी असतमानाचे जयासी आडनावनाही जो स्वरूप दिवस अज्ञाना अंधारा असतो तोच स्वरूप दिवस ज्ञानी लोकांना कसा असतो ते ह्या ओवीच सांगतात जे चैतन्य स्वच्छ सूर्य रूपी कणांचा ढीग आहे जे ज्ञानवाना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्य रूप दिवसाला अस्तमानाचे आडनाव सुद्धा नाही